श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिशम्रभ निर्विघ्न कुरदेवसर्वकार श्रीगणेशा नम अमृतानुभव य ग्रंथती अद्याय चौथा पता ज्ञानाचे निवारे ज्ञान अभेदे वावरे नित साधोनी जागरे नांदीची जेवी का दर्पणाचा निघाला ऐक्यबोधू पहिला मुख भोगी आपला आपणचे जिया तियापरी जगी आत्मैक्य करी ते सूर्याखोचे सुरी तैसे जाहले लावी आत ठावनी कोपट तो साधी आपण सकट का बांधले या चोरट मोठे माझे आगी पोतासाचे निसे अपने आपणपे जाळले जैसे ज्ञानाज्ञाननाशे तैसे जाज्ञानाचा ठेका नसताई ज्ञानादिका भावे त उपकार आपुला पडे माऊली म्हणतात निद्रेच्या नाशाने केवळ जागृतीचं नांदते त्याप्रमाणे अज्ञानाला मारून ज्ञानच अभिदाने सर्वत्र व्याप्त असते व आपल्या मुखाहून भिन्न प्रतिबिंब आरशात दिसूनही पाहणारा प्रतिबिंबाशी असलेली मूळ मुखाची एक एकतेची जाणीव अनुभवतोच वेगवेगळ्या प्रकाराने ज्ञान जगाशी आत्म्याचे एक घडवते असे म्हणणे म्हणजे सुरीने सुरीला खोचल्याप्रमाणे होईल कोशकेडा घरटे तयार करून त्यात शिरतो व दार बंद करून आपला आपणच नाश करून घेतो किंवा चोरी केलेल्या पदार्थाचे गाठोडे बांधून चोर भीतीने त्यातच आपण शिरतो म्हणजे चोरी केलेल्या पदार्थासह धन्याच्या हाती जाऊन पडतो किंवा अग्निकापुराला जाळण्याच्या मिशाने स्वतःचा नाश करून घेतो त्याप्रमाणे ज्ञान अज्ञानाचा नाश करण्याच्या मिशाने स्वतःला नष्ट करते अज्ञानाचा आधार नसतानाही ज्ञान अधिक वाढून स्वतःचा नाश करून घेते तरी म्हणतात वात तहाही ते निमारिया एने जे ये उवाया ते केवल नाशावया दीपाचे परी उठणे की पडणे उच भाराचे कोण जाणे का फांकने की सुकणे जावळाचे रंगाच्या रूपा एने, तयाची नाव निमने का विजूचे उदय जने तोचे असतो तैसे पिऊने ज्ञान तवोरी वाडे ज्ञान जव आपले निधन निशेष साधे जैसे कल्पन तीचे भरिते तळाजळा तुही ते बुडविल्या आरोते राहोचे नेणे की विश्वाही केवळ वाढे जे सूर्यमंडळ तेजतम ते निखळ तिचे होय नाना नीत मारुने आपण पे हिरवणे जागने ठाके होणे जागणेचे तैसे अज्ञान आठवणिया ज्ञान ये ते उवाया ज्ञानाज्ञान गिळोनिया ज्ञानाचे होई केवळ आपला नाश करून करताच वाद संपण्याच्या वेळी दिवा मोठा होतो सणांचे उठणे तेज पडणे किंवा जाईच्या फुलाचे तेच सुखणे तरंग उत्पन्न होणे तोच त्याचा नाश किंवा वीज उत्पन्न होणे म्हणजेच तिचा नाश त्याप्रमाणे अज्ञानाचा नाश करून ज्ञान कति वे तर अपना निशेष नाश होता प्रलया वे पानी वाढ़ की स्थल व जल या दोगा नाश करून सर्वत्र जलच आते कि सूर्यमंडल विश्वापेक्षा ही वाढ़े अंधार व वा उजेड़ दोनों नाइ होवल सूर्यमंडल आते आग अगर जोप ग जागृति ही जे व केवल रूपा की जागृति आती अज्ञा नाश करून ज्ञान उत्कर्षालाते ही उत्तरक्षणी नाश होतो माऊली म्हणतात ते वेळी पुन्यवाभरे ना अवसासरे ते चंद्रची उरे सतरा का तेजांतरे नाटोपे कोने तमे न शिंपे उपमेचे जाऊपे सुरेची होय म्हणोनी ज्ञाने उजळे का अज्ञाने रुळे तैसे नवे निर्वाळे ज्ञानपात्रजे परी ज्ञानपात्रे निखळे ते तयाफळे काय देखीची बुबळे बुबळाजीवी आकाश आपण या रिगे काई आगी आपण या लागे आपला माथा वळगे आपण कोणी तिथी आपण या देखे स्वाद आपण या चाखे नादू आपले ऐके नादपण सूर्य सूर्याशी विवळे का फळ आपण या फळे परिमळू परिमळे झेपत असे चंद्राचे मूळ रूप पौर्णिमेला वाढत नाही किंवा आमोशेला कमी होत नाही ती सतरावी काळात जो अन्य प्रकाशाने आटोपत नाही किंवा झाकला जात नाही अशी उपमा ज्या मुलाला देता येईल तो सूर्य निश्चित म्हणावा विषयासक्त ज्ञानाने म्हणजेच अज्ञानाने झाकळला नाही किंवा परमात्म्यासंबंधीच्या परोक्षज्ञानाने जळत नाही असे ब्रह्मज्ञान हे शुद्ध द्वैतातीत आहे एवढे मात्र खरे की जे शुद्ध ज्ञान आहे ते ज्ञान आपण स्वतः जाणू शकेलच रे बुबळ हे स्वतः आपल्यास पाहू शकेल काय आभाळ आपण शिरू शकेल काय अग्नि स्वतःला पोळू शकेल काय स्वतःच्या आपल्या डोक्यावर कोणी चढू शकेल काय दृष्टी स्वतःला पाहू शकेल काय स्वत आपला स्वाद आपण चाकू शकेल काय आवाज स्वतःला ऐकू शकेल काय तुरी आपल्याला प्रकाशित करू शकेल काय फळ आपल्यालाच फळ देईल काय वास आपलाच वास घेऊ शकेल माऊली म्हणतात तैसे आपण या आपण जाण ते नव्हे जाणं म्हणोदी ज्ञानपणे ज्ञान मात्र जे आणि ज्ञान ऐशी सोय ज्ञानपणाची जरी साहे तरी अज्ञान ते नोहे ज्ञानपणीचे जैसे तेज जे आहे ते अंधारे किरण व्हे मा तेज जरी होये तेजाशी काय तैसे असणे आणि नसणे हे नाही च या होणे आता मिथ्या ऐसेने येणे बोले गमे तरी काही नाही सर्वता ऐशी जरी व्यवस्था तरी नाही हे प्रथा कवनाशी शून्य सिद्धांत बोधू कोणी सत्ता होय सिद्धू नसता हा अपवादू वस्तू मालविता दिवे मालविते जरी मालवे तरी दिपु दीपोनाई हे पावे कवनाशी पावे म्हणजे स्वरूपभूत ज्ञान आपले आपल्याला जाणणे शक्य नाही त्याप्रमाणे स्वरूपभूत ज्ञान जाणणेपणा वाचून केवळ ज्ञान मात्रच आहे ज्ञानरूप परमात्म्यावर ज्ञानाचा अधिकार चालेल तर परमात्मरूप ज्ञान अज्ञान होणार नाही का जे तेज आहे ते अंधारतर तर नाहीच मग तेजाला ते तेज आहे असे तरी कसे म्हणावे या म्हणण्यानेच तो मिथ्या म्हणजे शून्य आहे हे सिद्ध होते कारण ज्ञानरूपाने असणे किंवा नसणे हे दोन्ही धर्म ज्या परमात्म्याच्या ठिकाणी नाहीत अशी स्थिती असेल तर सर्वता काही नाही असे ज्ञान कोणास होते काही हा शून्यवाद्यांचा सिद्धांत आहे त्यांचे ज्ञान कोणाच्या सत्तेवर होते शून्यत्व हा वस्तूवर आरोप आहे दिवा मालवणारा जर दिवा मालवल्यावर नाहीसा झाला तर दिवा नाही असे कोणाच कळणार माउली म्हणतात की निधेचे आले नि आलेपणे ते जा, जाय प्राणे तरी निद भले हे कोन, कोण कोणे कोणासिशा घटू घटपणे गट भासे तद्भंगे भंगू भाभासे सर्वता नाही ते नसे कोणे म्हणावे म्हणूनही काही नाही पण देखता नाही आपण न हो असणे विण असणे जे परी आण का आपण या न पुरे विखो हो आया न असावया कारण की तो निरंजरी निधीला तो आणखी नाही देखिला आपलाही निमाला आठवू जातया परी जीवे नाही नो हे तशी शुद्ध असणे आहे ते बोलणे नसाहे असे नाहीचे निद्रित पुरुष जर मेला तर झोप चांगली लागली होती हे ज्ञान कोणाच होणार घट आहे म्हणून घटपणाचे ज्ञान होते व तो फुटला तर त्याच्या अभावाचे ज्ञान होते पण मुळीच घट नसेल तर नाही असे म्हणावे तरी कोणी ज्ञानरूप आत्मा नाहीपणा व आहेपणा दोन ही दोनही पाहत नाही यावरून आत्मज्ञान आहे नाहीपणाचा वाचून आहेपणानेच असते दुसऱ्याला किंवा योग्य आपल्याला विषय होण्याला शुद्ध परमात्मा नाही यावरून तो मुळीच नसावा असे म्हणावायास कारण घडते एखादा माणूस जंगलात निजला आहे त्याकडे लोक भगत नाहीत त्या माणसाला स्वतःचे स्मरण नसले तरी त्यावरून तो माणूस जिवंत नसतो असे नाही परमात्म्याचे शुद्ध स्वरूप या प्रकारे असणे ये आहे येथे आहे नाहीचे बोलणे लागू पडत नाही माऊली म्हणतात दिठी आपण या मोरडे ती दिठी ही मोडे परी नाही नोहे हे फुडे जाण जाने का काळ राहे काल वखा, तो आपना ना अनिका न चुजवे तरी असे का आमी बाने, तैसे असने का नसने, हे काहीच माणूस असोनी असने नि असणे ठावो निर्मळपणी आपुला आकाशाचा संचू विराला तो स्वये असे पुढील काही नाकी का आगी के निर्मळपणी हात तर या पोखरणे हे आणि का वाचणी पाणी सगळेच आहे आपण या भाग होतैसे आपण चिजे असे असे नाही ऐसे सांडोनिया। या दृष्टीचे आहे पण ती मागे वळून आपल्याकडे पाहते तेव्हा मोडते पण ती नाही असे मात्र नवे। कारण पाहणे पण हे तिचे रूप आहे किंवा रंगाने काळा माणूस अमोशेला अंधारात उभा राहिला तर तो आपल्यास व दुसरे दिसत नाही तरीही मी आहे हे ज्ञान त्यास नक्की असते त्याप्रमाणे परमात्म्याच्या ठिकाणी असणे अगर नसणे हे काहीच मानण्यासारखे नाही कारण परमात्मा स्वतःच्या ठिकाणी आहे तसाच आहे स्वभावता सो स्वच्छ आकाशाची व्याप्ती इतर वस्तूंच्या सा सानिध्यामुळे विकृत दिसली तरी ते तो स्वरूपतेत असते तसेच असते फक्त बघणाराच तसे दिसत नाही किंवा झराचे स्वच्छ पाणी आटले असता ते तिथे पाणीपणाने असते पण पाहणारा मात्र तसे दिसत नाही त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या बाजूने पहिले असता आत्मा आहे पण व नाही पण सोडून मूळ असणेपणानेच असतो म्हणतात निधेचे नाही पण निमालिया हे जागेपण असे जे का नेन कोणी होऊ नये तैसे का भूमी कुंभ ठेवी तई तकुंबता आपजे तो नेलिया म्हणे जे नेने ने विना परी वेळी हे भाग न शिवती भूमीचे अंग ते वेळी भूमी तैसे चांग चोक जे असणे इति श्री सिद्धानुवाद श्रीमद अनुभव मृत्ये ज्ञान अभेद कथन नाम चतुर्थ प्रकरण संपूर्ण झोप संपल्यावर तत्संबंधी जागृतीचे ज्ञान असते पण तेही केल्यानंतर मग निद्रा व जागेपणा असतो पण पन त्याचे भान मात्र असते त्याचे भान मात्र नसते घट जमिनीवर ठेवला असता तिला सकुंभता येते तो घट बाजूला केल्यावर निकुंभता येते पण या दोन्ही दोन्ही धर्मांचा जमिनीला स्पर्श न होता ती मी मूळ रूपात कायम असते हे जसे तसे आत्म्याचे रूप चोख म्हणजे शुद्ध सर्व धर्मरहित शब्दांच्या पलीकडचे आहे याप्रमाणे श्रीमद अनुभव अमृतानुभव ग्रंथातील ज्ञानाज्ञान भेद कथन नामक चौथे प्रकरण समाप्त झाले सद्गुरुनाथ महाराज की जय ओम शांत